वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे नव्व जाबाल इथे बोलणे ऐकून सत्याचे राम त्याच्या मताला विरोध करण्याच्या हेतूने चांगला शब्दात त्याला म्हणाला आपण माझे प्रिय व्हावे या इच्छेने ते आता बोललात ते कर्तव्यसे वाटणारे पण न करण्याजोगे पथ्यसे वाटणारे पण अपथ्यचे जो पुरुष पापाचार युक्त आहे त्यांना मर्यादा सोडलेली असते सज्जनात अशा भिन्न चारित्र दाखवणाऱ्याला मान मिळत नाही मान वीर – तो कि अपवित्र आहे हे त्याचे चारित्र्यच सांगते असंस्कृत असून सुसंस्कृतप्रमाणे भासणारा अशुद्ध असताना शुद्ध असल्याप्रमाणे दिसणारा दुर्लक्षणे असताना सुलक्षणेप्रमाणे दिसणारा वाईट शिर असताना शिलवंताप्रमाणे दिसणारा असा होऊन जर मी धर्माच्या नावाखाली लोक आणि क्रिया स्वीकारली तर अशा समाजाला दूषणभूत होणाऱ्याला कार्य अकार्य हे उत्तम रीतीने जाणणारा कोण मनुष्य मान प्रतिष्ठा देईन प्रतिज्ञा टाळण्याच्या अशा वृत्तीने मी कोणाच्या शिलाचे अनुसरण करणार कशाने मला स्वर्ग मिळणार हा सारा लोकसमाज मग मनात तसे वागणार होईल कारण ज्या शिलाचा राजा त्या शिलाची प्रजा होती सत्य आणि दया हे पूर्वीपासून राजाचे शील मानण्यात आले म्हणूनच राज्य हे सत्यपरायणच असले पाहिजे समाज हा सत्यावर अधिष्ठित असतो ऋषीने आणि देवाने सत्यालाच मान दिलाय या लोकी सत्यवादी असलेलाच अक्षय असा श्रेष्ठ लोकाला जातो खोटे बोलणाऱ्या माणसाला सर्पा माणसे भीतात सत्य पर धर्म हाच लोकात सर्वांचा आधार म्हटलेला आहे सत्य हाच या लोकी ईश्वर आहे सत्याच्या आश्रयानेच धर्म सदा राहतो सत्याच्या आधारावरच सर्व गोष्टी असतात सत्याहून दुसरे श्रेष्ठ पद नाही दान यज्ञ हवन तप वेद या सर्वांचे अधिष्ठान सत्य हे आहे म्हणून माणसाने सत्यपरायण व्हावे कोणी लोकांचे पालन करतो कोणी कुलाचे पालन करतो कोणी नरकात पिसतो कोणी स्वर्गात मान्यता पावतो तेव्हा मी पित्याची आज्ञा का पाळवू नये सत्याला साक्षी ठेवून मी सत्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली सत्य प्रतिज्ञा असल्यामुळे मी लोभामुळे मोहामुळे किंवा अज्ञानामुळे अंध होऊन पित्याच्या सत्याचा बांध फोडू इच्छित नाही सत्याच्या ठिकाणी जो झुडन आहे जो चंचल आणि अस्थिर मनाचा आहे त्याचे देव किंवा पितर काही ग्रहण करू इच्छित नाही असे आम्ही ऐकले प्रत्येक जीवात्म्याला लागू असणारा हा सत्य धर्म मला निश्चितपणे दिसतो सत्पुरुषाने तो कर्तव्य फार म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलाय म्हणून मी त्याचा स्वीकार केला निर्दय लोभी पाप कर्म्याने आचरलेला क्षात्र धर्म धर्माशी जोडलेला अधर्म तर त्याचा मी त्याग करेन मनात पाप धरणे ते शरीराने करणे आणि जिभेने खोटे बोलणे हे त्रिविध कर्म पाधक म्हटले आहे भूमी कीर्ती यश लक्ष्मी ही मनुष्याला प्रार्थना करून सांगतात की ते सत्याच्या सोबतीने असतात म्हणून माणसाने सत्यालाच भजावे आपण विचारपूर्वक युक्तिवादाचे भाषण करून हे शुभ कर असे जे सांगितले ते आपण श्रेष्ठ ठरवले तरी ते आर्याला न शोभण्यासारखेच आहे पित्यापुढे वनवासाची प्रतिज्ञा करून आता पित्याचे शब्द मोडून मी भरताच्या सांगण्याप्रमाणे करणे कसे शक्य पित्याच्या पुढे मी प्रतिज्ञा केली ती निश्चित म्हणून केली आणि त्यामुळे दैवी देवी कैकईला फार आनंद झाला मी वनातच पवित्रपणे राहून नियमित आहार घेऊन पवित्र, पवित्र मुळे फुले फळे याने पितरांना आणि देवांना तृप्त करेन पंचेंद्रियांना तृष्ट ठेवून निष्कपट आणि श्रद्धासंपन्न राहून आणि कार्यकार्यामधील बारका वापळून मी ही जीवनयात्रा चालवेन ही कर्मभूमी आहे तेच करणे योग्य अग्नी वायू आणि सोम हे कर्माच्या फळाचे भाग्य असतात शंभर यज्ञ करून इंद्र स्वर्गात गेला आणि उग्र तपे करून महर्षी रोग स्वर्गाला गेला त्या नास्तिकाच्या बोलण्यातील तर्कवाद ऐकून उग्र तेजस्वी रामाला तो सहज झाला नाही तो राजपुत्र त्याच्या बोलण्याची निर्भत्सना करून पुन्हा त्याला म्हणाला सत्य धर्म पराक्रम भूतदया मधुर भाषण ब्राह्मण देव अतिथी यांची पूजा हा सज्जनाने स्वर्गाचा मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तो हेतु यथायोग्यपणे जाणून विप्रलोक या रीतीने त्या एकाच सिद्धीची प्राप्ती करून देतात आणि न परिपूर्ण धर्माचे यथायोग्यपणे आचरण करीत परलोक आकांक्षा बाळगतात तुमच्यासारख्या विकृत बुद्धीच्या माणसाला माझ्या पिताने ठेवून घेतले हे त्यांचे कर्म समजतो अशा प्रकारची धर्माला सोडून असलेली पराकष्ठेच्या नास्तिकाला त्यांनी ठेवून घ्यायला नको होते जसा चोर तसाच रुप तसाच बुद्ध त्या तथागताला तुम्ही नास्तिकच समजा म्हणून लोकांमधल्या शहाण्या माणसाने शक्य तितके करून नास्तिकाच्या सनमुख जाऊ नये तुमच्या फार पूर्वीच्या लोकांनी आणि द्विजांनी पुष्कळ शुभकर्मे या लोकाचा किंवा परलोकाचा असलेले अहिंसक मनाने निर्मळ असे श्रेष्ठ मुनी लोकात पूज्य होतात असे दोष लावणारे शब्द बोलणाऱ्या आणि सत्व कमी न झालेल्या महात्मा रामाला तो ब्राह्मण पुन्हा हितकाराने आस्तिकता पूर्ण असलेले आस्तिक बोललो आहे उद्या पुन्हा कदाचित मी नास्तिक होईल जी नास्तिकाच्या भाषा मी उच्चारली तोच काळ आता हळूहळू येऊ लागलोय रामा तू परतावीस म्हणून आणि तुला विनवणी करण्याच्या उद्देशाने मी तसे बोललो अयोध्याकांडाचा 190 sa sargo sa mapto